पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण आठव अध्यक्षांचा प्राधान्यक्रम गेल्या काही वर्षात टाटा ग्रुप ने नव्या परिस्थितीत नव्या आर्थिक रचनेत अधिक महत्व असणाऱ्या अनेक क्षेत्रांवर अधिक भर देत आपली वाटचाल पुढे चालू ठेवली आहे माहिती तंत्रज्ञान आणि टेलिकॉम या दोन क्षेत्रांचा या संदर्भात नमुना म्हणून अवश्य उल्लेख करता येईल रतन टाटा टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे त्यांना कोणते विषय तातडीचे महत्वाचे वाटतात ग्रुप समोरील आव्हानांकडे ते कोणत्या दृष्टीने पाहतात हे आणि अनुषंगिक प्रश्न रतन टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी आल्यापासून त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रसारमाध्यमांना होती गुंतवणूकदार जनतेला होती त्यांच्या संचालकांना होती टाटा ग्रुपमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी व्यवस्थापक यांनाही होती कारण त्यातूनच अध्यक्षांची विचार करण्याची पद्धत काय आहे दिशा काय आहे भविष्यकालीन योजना काय आहे इत्यादीबाबत प्रकाश पडणार होता रतन टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले त्या आज सुमारास देशाच्या अर्थव्यवस्थेनही आरोख्यपिळोख दुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण अंगीकारले होते हा देखील फार मोठा परिस्थितीत बदल होता कुठल्याही उद्योग समूहाच्या वाटचालीत ज्या परिस्थितीत तो ग्रुप कार्य असतो त्या वातावरणात तो वाढत असतो त्याचा परिणाम त्यावर होत असतो भव्य दिव्य स्वप्ने अनेकांना पडू शकतात पडतातही त्यांना मूळ रुप देण्यासाठी पोषक वातावरण नसेल परिस्थिती नसेल तर ती स्वप्न स्वप्नेच राहतात पोषक परिस्थितीच्या अभावामुळे हो तर स्वप्नेही खुर्टीच बासू लागतात किंवा स्वप्ने पडणेच बंद होऊ शकते तेव्हा देशातील एकूण परिस्थितीची पार्श्वभूमी फार महत्वाची असते योगा-योगाने रतन टाटा अध्यक्षपदावर येणे आणि ग्लोबलायझेशनची कास भारतीय अर्थव्यवस्थेने झरणे हे एकाच वेळी घडून आले या बदललेल्या परिस्थितीत जे लोक ज्या कंपन्या जागतिक सरावरचा विचार करू शकत होत्या तशी स्वप्ने पाहू शकत होत्या त्यांचीच प्रगती झालेली आपल्याला दिसते ज्यांना या जागतिकीकरणाची चाहूल लागली नाही किंवा त्याच्या दारावरच्या थापेचा अर्थ कळू शकला नाही असे अनेक सुस्थितीतले बडे उद्योगसमूह मागे पडलेलेही आपण पाहतो इन्फोसिस रिलायन्स विप्रो व्हिडिओकॉन या उद्योगसमूहांना महत्व आले त्यांची नावे झपाट्याने अग्रभागी आली ती गेल्या वीसेक वर्षामध्येच कारण या मंडळींना बदलती परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे कळाली या स्थितीत सनराईज इंडस्ट्री म्हणजे झपाट्याने उगम पावणारी मोठी होणारी उद्योग क्षेत्रे कोणती आहेत त्यासाठीचे आवश्यक ज्ञान कौशल्य असणारी माणसे आपल्याकडे आहेत का जगात त्याबाबत कुठे कुठे काय काम चालू आहे आपल्याला त्या क्षेत्रात ठसा उंटायचा असेल तर काय करावे लागेल इत्यादी प्रश्नांचा ज्यांनी सखोल विचार केला त्या काम केले तेच लोक गेल्या वीस वर्षात पुढे झालेले दिसतात आणि अनेक बड़ नाव पिछाडीला पडलेली दिसतात सुदैव रतन टाटा यांना एक ग्लोबल व्हिजन अर्थात जागतिक दृष्टी लाभलेली आहे त्यांच्या सततच्या परराष्ट्र संपर्कामुळे आरंभीच्या शिक्षणासाठी काढलिखा अमेरिकेतल्या सलग दहा वर्षांमुळ अन्य अनक्द्योगपतीपक्ष वेगळा विचार करू शकतात नव्या युगात झपाट्यानिमोठक्ष्र कोणति ते? हनि तात्काळ हरले होत परंतु त्या विविध क्षेत्रांपैकी टाटा ग्रुपच्या तत्वज्ञानाशी मूल्यांशी सुसंगत क्षेत्र तिथी तिवडू शकत होत ग्रुपच्या एथिक्स अर्थात नीतीतत्वांमध तो उद्योग बसतो का हि पाहण महत्वाचे आह टाटा ग्रुपचे मिशन अर्थात अंगीकृत ध्येय आणि त्यांचे तत्वज्ञान हे भव्य दिव्य आणि पायाभूत उद्योगांमध्ये कामगिरी करण्याचे राहिलेले आहे म्हणून पोलाद निर्मिती विद्युत ऊर्जा निर्मिती यासारख्या क्षेत्रात ते उतरले अशा पायाभूत उद्योगांसाठी भांडवली गुंतवणूक खूप मोठी असते आणि त्यातून नफा मिळायला सुरुवात व्हायलाही वेळ लागतो त्याला व्यावसायिक भाषेत गेस्टेशन पिरियड असे म्हणले जाते तो अशा अवजड उद्योगांसाठी मोठा असतो त्यामुळे त्याकडे वळण्याचे धाडस कुणी करीत नाही तेव्हा ग्रुप एथिक्स ग्रुप मिशन ग्रुप फिलॉसॉफी याना सुसंगत अशा उद्योग क्षेत्रात उतरणे हा अध्यक्षांच्या चिंतनाचा विषय असतो तसा तो रजन टाटा यांचाही आहेच ग्रुप स्ट्रीमलाइनिंग अर्थात उद्योग समूहाचा आकार जो अवाढव्य झालेला आहे तो खरोखरच तेवढा हवा का भरमसाठ आणि अणुत्पादक मनुष्यबळ तर कंपनीत जमलेले नाही ना ओ अवाढव्य आकारामुळे ग्रुपची सप्लाई कमी झाली का प्रॉफिटेबिलिटी कमी झाली का हाही अध्यक्षांच्या स्तरावरचा एक महत्वाचा विषय निश्वित असतो जसा फॅट जमल्यामुळे अर्थात चरबी अतिरिक्त झाल्यामुळे माणसाचा वेग मंदावतो तो बोजड होतो तसेच औद्योगिक कंपन्यांची होऊ शकते होतेही तेव्हा हा फॅट कमी करणे म्हणजेच स्ट्रीमालायनिंग करणे हे सर्वच बड्या समूहांना काळाच्या ओघात हो एक अपरिहार्य कार्य होऊन बसते कंपनी माणसे कमी करते म्हणजे पैसे वाचवते अशी एक जनसामान्यांमध्ये आढळणारी समजूत आहे माणसे कमी केल्याने थोडाफार पैसा वाचतही असेल पण त्यासाठी कंपनी ते करीत नाही त्यामध्ये मुख्य उद्देश निर्णय प्रक्रिया निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान व्हावी अचूक व्हावी हा उद्देश असतो तसेच दप्तर दिरंगाई टाळणे कामाची पुनरावृत्ती टाळणे आळस झटकणे व्यवस्थापन अधिक चांगले करणे आटोपशीरपणा आणणे असे अनेक उद्देश असतात तेव्हा पैसा वाचविणे एवढाच काही उद्देश नसतो शिवाय माणसे कमी करताना ज्याला औद्योगिक परिभाषेत VRS अर्थात स्वच्छानिवृत्ती असे समोरले जाते त्याअंतर्गत व्हीआरएस घेणाऱ्यांना त्याचा चांगला मोबदलाही दिला जातो गोल्डन हॅण्डशेक असा एक शब्द त्यामुळेच या संदर्भात प्रचलित झाला आह अशा गोल्डन हॅडशेकमुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत नाही त्याला भरघोस आर्थिक मोबदला मिळतो शिवाय कंपनीलाही ताजा दमाचा नव्या रक्ताचा तरुणांना कंपनी घेण्याची संधी मिळते कंपनी कर्मचारी अशा उभय पक्षीही हिताची वाटते त्या त्यास व्यवस्थापनशास्त्र परिभाषेत विन विन सिच्युएशन असे म्हणतात एचआर अर्थात ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळाशी निगडीत अनेक इश्यू अर्थात आव्हाने हा देखील अध्यक्षांच्या स्तरावरच्या चिंतनाचा दिशानिर्देशन करण्याचा एक विषय अवश्य ठरतो एचआरशी निगडीत प्रशिक्षण औद्योगिक सुसंबंध बदलत्या पॅकेजचे धोरण पर्स अर्थात वेतनावित दिल्या जाणाऱ्या नाना प्रकारच्या सुविधा सोयी याविषयीचे धोरण हे जरी अध्यक्ष त्यांच्या बारक्यावेळीशी ठरवत नसले तरी त्याबाबतची स्थूलरुपरेषा धोरण ठरविणे त्याला आवश्यक असते याबाबतीत टाटा ग्रुप आपल्या कर्मचाऱ्यांची उत्तम काळजी घेणारा भरपूर पर्स देणारा सेवा सुविधा देणारा ग्रुप आहे याबाबतीत कुठे पक्षपात पंक्ती प्रपंच होऊ नये वैयक्तिक आकस पूर्वग्रह दूषितपणाने कोणावर अकारण अन्याय होऊ नये यासाठी याबाबतचे सुस्पष्ट धोरण आणि कार्यपद्धती टाटा ग्रुपमध्ये आहे त्यामुळे हे सगळे त्या, त्या निर्धारित सिस्टीमप्रमाणे घडत असते रतन टाटा ही सिस्टीमबाबत नेहमी आग्रही असत तीच गोष्ट टाटा ग्रुपच्या विविध स्ट्रस्टतर्फे जी सामाजिक आणि कल्याणकारी कार्य चालू असते त्याचीही सिस्टीम टाटा ग्रुपमध्ये सुनिश्चित आहे त्या कार्यपद्धतीनुसार शिष्यवृत्ती अनुदानी आर्थिक मदत पुरस्कार इत्यादी सगळं घडत जाते त्यामध्ये वैयक्तिक आकर्ष पूर्वग्रह दूषितपणा मिसळला जाणार नाही माणूस बऱ्याचदा भावनाप्रधान पद्धतीने निर्णय घेतो असे निर्णय सुयोग्य अस्थिरच असे नाही भावनाप्रधान निर्णयांपेक्षा तर्कशुद्धपणे निर्णय घेणे रॅशनल पद्धतीने निर्णय घेण किवाई हितकर ठरते त्यासाठी सिस्टीम असण गरजेचे आह अशा सिस्टीम्समुळं वरिष्ठ पदावरच्या व्यक्तीवरील कामाचा बोर्जा आणि प्रेशरही कमी होत आरंभापासूनच या उद्योग समूहाचे निर्णय घेण्याचे अधिकार स्वातंत्र्य हे व्यावसायिक मॅनेजर्सनं आहे त्यामुळे ती परंपरा टाटा उद्योग समूहात आहे आपल्या विविध कंपन्यांच्या सिस्टीममध्ये एकजिन्सीपणा आणणे स्टँडर्डायझेशन करणे ग्रुपच्या पद्धती परंपरा सर्व कंपन्यांमधून सारख्याच गांभीर्याने आणि नियमाने पाळल्या जातात ते पाहणे प्रत्येक कंपनीने स्वतःला वॉटर टाईट कंपार्टमेंटमध्ये बंद करून स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी ग्रुपचा एक भाग म्हणून काम करणे कसे साधता येईल याविषयी जागतिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने टाटा उद्योग समाजाच्या सिस्टीमची आखणी करण्यात आलेली आहे प्रॉफिटेबिलिटी कोणाही उद्योग समाजच्या अध्यक्षासाठी प्रॉफिटबिलिटी अर्थात नफा हा सदैव अग्रक्रमाचाच असतो नफा मिळविणे या उद्योगांनी उद्योगधंदे सुरू होता नफा मिळण्यात काहीच गैर नाही नफेखोर वृत्ती मात्र आक्षेपा नफा आणि नफेखोर वृत्तीमधला महत्वाचा फरक आहे तो साधनशुचितेचा साधनशुचितेची बूज न राखता वाममार्गाचा अवलंब करीत शोषण पद्धतीने भ्रमसाट नफा मिळविणे याला नफेखोर वृत्ती म्हणतात साधनशुच्छते अंतर्गत सरकारला निमाणसा देय असलेल्या करांचा शुल्कांचा जकासीचा भरणा वेळेवर करणे हेही अपेक्षित आहे नफा वाढविण्यासाठी कर बुडविणे अगर त्यात घोटाळा करणे टाटा उद्योग समाजच्या मूलभूत तत्वात अजिबात बसणारे नाही आपल्या गुंतवणूकदारांना त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांच्या गुंतवणुकीबद्दल चांगला परतावा दे हे हेही एक प्रमुख कर्तव्य टाटा ग्रुप मानते टाटा ग्रुपमध्ये पैसा गुंतविणारे शेअर्स घेणारि लोक दक्षाच्या कानाकोपऱ्यात पसरलिआ आह दक्षाबाहेरही पसरलिआ आह असंख्य गुंतवणूकदारांना तर टाटांविषयी फारशी माहिती नाही फक्त टाटा म्हणजे एक चांगली कंपनी एवढीच त्यांना माहिती आहे किवळ त्या आधारे तिल्या कष्टाची हजारो लाखो रुपये टाटा कंपनीच्या शेअर्समधे गुंतवतात त्यांचा विश्वास कायम ठण्यासाठी तो सतत गुनित करण्यासाठी टाटा कंपनीस उत्तम नफा मिळाला पाहिजे आणि चांगला डिव्हिडंड इन्सेंटिव्ह अर्थात उत्तम परतावा त्यांना दिला पाहिजे गुंतवणूकदारांचा भक्कम विश्वास हीच कोणत्याही उद्योग समूहाची एक फार मोठी शक्ती असते टाटा या शक्तीची आरंभापासून फार चांगले पाठबळ मिळत आलिअर्थातच सहजासहजी मिळत नसत टाटा कंपनी सातत्याने चांगली कामगिरी करताय त्यामागचे खरे कारण आह ही।, ही परंपरा मजबूत करण हा टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष या नात्याने रतन टाटा यांच्यासाठी नेहमीच एक जिवाळ्याचा प्राधान्य विषय राहत आलो आह वास्तविक खुद्द रतन टाटा यांची स्वतःची गुंतवणूक फारच श्ल्लक आहा पण म्हणून ते प्रॉफिटेबिलिटी बाबत गाफील राहू शकत नाही नफ्याप्रमाणेच अन्यही अनेक वित्तीय विषयांमध्ये अध्यक्ष या नात्याने त्यांना खूप लक्ष घालावे लागते भांडवलाची फेररचना पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चरिंग सारखा विषय खूप गुंतागोंतीचा असतो तज्ज्ञांच्या मदतीने त्या बाबतीतले दीर्घकाचे धोरण त्यांना ठरवावे लागते ग्रुपमधील कंपन्यांचा विस्तार करणे त्यात नवीन उत्पादने तंत्रज्ञान यांची भर घालणे तोट्यातील कंपन्या बंद करणे वा विलीन करणे नव्या कंपन्या नवे कारखाने सुरु करणे अशा जवळपास प्रत्येक व्यावसायिक निर्णयाचा संबंध शेवटी वित्त विभागाशीच येतो तेव्हा त्यासाठी त्या विभागाशी अध्यक्षांना दैनंदिन स्तरावर संपर्क ठेवावा लागतो रतन टाटा हे शिक्षणाने चार्टर्ड अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी वा एमकॉम नाही ते आर्किटेक्ट आहेत त्यामुळे धंद्यात उतरल्यानंतर त्यांना आरंभी फायनान्स या विषयातले खासकळगे आणि आव्हाने यांचाच विस्तारणे अभ्यास करावा लागला तज्ञांच्या मदतीने त्यांनी तो केला अजूनही करीत असतात आता तर केवळ भारतीय संदर्भापुरताच फायनान्स हा विषय मर्यादित नाही त्यांना जागतिक संदर्भात फायनान्स या विषयाचा सतत अभ्यास करावा लागतो तज्ज्ञ मदतीला सल्ला द्यायला असतात सिस्टीम्सही असतात त्याला अध्यक्ष या नात्याने त्यांना त्यांच्या जजमेंटचीही जोड द्यावी लागत असते त्यांच्या पातळीवर घेतल्या निर्णयाचे आर्थिक संदर्भात खूप दुरगामी आणि व्यापक परिणाम होत असतात याचेही भान त्यांना ठेवावे लागते तज्ञांच्या सल्ल्याचा आदर करायची सवय अंगी लावावी लागते मी अध्यक्ष आहे मी म्हणेन की पूर्व दिशा अशा प्रकारची हवा डोक्यात जाता कामा नय अध्यक्ष असलो तरी प्रत्येक विषयात आपण ज्ञानी नाही त्या त्या विषयांच्या तज्ञांच्या सल्ल्यांचा आपण आदर केला पाहिजे तसे करणे म्हणजे त्यांच्यासमोर झुकणे नव्हे किंवा अध्यक्षपदाचा मरातब कमी करण नव्हे हे म्हणण खूप सोपे आहे पण ते अंगी खूप अवघड असते ते रतन टाटा यांनी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवले आह कंपनी अध्यक्ष या नात्यानं त्यांना त्यांच एक गुंतवणूकदार दोन कर्मचारी तीन कच्च्या मालांचे पूर्णधार व्हेंडर्स चार पक्क्या मालाचे विक्रेते पाच ग्राहक उपभोक्ता सहा साठवणूक वाहतूकदार सात राज्य सरकार आठ केंद्र सरकार नऊ शास्त्रज्ञ तंत्रज्ञ संशोधक दहा स्थानिक स्वराज्य संस्था अकरा वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे बारा परदेशी हितसंबंध तेरा सल्लागार चौदा ग्रुपचे विविध ट्रस्ट व सामाजिक कार्य पंधरा भांडवल बाजार आणि सोळा समाज अशा सर्व प्रमुख घटकांचा विचार करीतच वाटचाल करायची असते या प्रत्येक घटकाच्या अपेक्षा मागण्या त्याची मानसिकता याचे अध्यक्षास उत्तम आकलन असणे खूप गरजेचे असते हि आकलन सुधारत सर्वांसाठी उज्ज्वल भविष्याची आखणी करण्याबाबत अध्यक्षाला मार्गदर्शन दिशादर्शन करायचे असते थोडक्यात ग्रुप अध्यक्षाचा रोल हा असा विलक्षण आव्हाणात्मक गुंतागुंतीचा एकोणीशे एक्क्याण्णव सालापासून रतन टाटा हा रोल खरीत आहा टाटा ग्रुपच्या रिटायरमेंट पॉलिसीनुसार ही पॉलिसी रतन टाटा यांनीच तयार कल्ली आणि आग्रहपूर्वक लागू केलेली आहे, वयाची पंच्याहत्तरी ओलांडपर्यंत रतन टाटांना ग्रुप अध्यक्षांचा रोल यशस्वीपण अधिक यशस्वीपण करायचा आहा